समाधानकारक जीवन जगा समजूतदारपणा व विचारशीलतेचे लक्षण हे आहे की काळाच्या प्रवाहानुसार स्वत ची मनस्थिती घडविण्यास आम्ही तयार असावे लाभ सुख यश प्रगती व वैभव इत्यादी गोष्टी जीवनात लाभल्यास अहंकाराने फुगण्याची आवश्यकता नाही त्यावर रडण्यात चिडण्यात वन निराश होण्यात स्वतःची शक्ती नष्ट करणे व्यर्थ आहे परिवर्तनानुसार स्वतला बदलण्याचा विपन्नावस्थेला सुधारण्यासाठी विचार करण्याचा व त्यावर उपाय शोधण्याचा आणि आलेल्या परिस्थितीशी ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न केला तर ते रडण्या झडण्यापेक्षा आणि छाती बडवून घेण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर होईल आज जे काही आम्हाला लाभले आहे त्याचा आनंद चाखणे जीवना समाधान युक्त राहुल मानसिक संतुलन सतुलन टिकवननेत आमची खरी बुद्धिमत्ता आहे।